अध्याय 312 बारावा जगतसंहार वर्ण याज्ञ मलके सांगतात तत्वसंख्या आणि कालसंख्या क्रमशः मी तुला सांगितले आता जगत जगतसंहार कसा होतो ते सांगतो तिकडे तू अवधान दे अनाद्यनंत नित्य व अविनाशी ब्रह्मदेव भूतमात्राचा नाश कसा करतो तसेच पुनः पुन्हा सृष्टी कशी निर्माण करतो ते पहा दिवस सरल्यावर रात्री निद्रादेवीची आराधना करणारा अव्यक्त भगवान हा अहंकाराभिमानी जो महा रुद्र त्याला जगतसंहार करण्यास व प्रेरित करतो तदनंतर राजा अव्यक्ताकडून प्रेरित होतसाथा लक्षावधी किरणाने युक्त होऊन आदित्यरूपी रुद्र पेटलेल्या अग्नीप्रमाणे स्वतःचे बारा भाग करतो व आपल्या किरणांच्या तेजाने हा महारुद्र जरायुज अंडज स्वेदज व उद्भिज अशी चारही प्रकारची सृष्टी जाळून खाक करतो याप्रमाणे चराचरसृष्टीचा एका निमिषात संहार झाल्यावर ही भूमी जिकडे तिकडे कासवाच्या पाठीप्रमाणे रखरखीत होते याप्रमाणे जग जाळून टाकल्यानंतर ज्याचे पराक्रमाला सीमा नाही असा हा रुद्र फार वाहणाऱ्या पाण्याने ही निर्जीव झालेली पृथ्वी सर्वत्र तत्काल भरून टाकतो नंतर कालाग्निरूप धारण करून तो पाणी संपुष्टात आणतो आणि पाणी नाही म्हणजे मोठा अग्नी आपली ज्वलन क्रिया धडाक्याने चालू करतो जो अग्नी अतिशय जोराने जाळत असतो ज्याला सात ज्वाळा असतात व जो भूतमात्राचे ठिकाणी उष्णतारूपाने वास करतो त्या तशा अग्नीलाही अगाध सामर्थ्याचा अष्टस्वरूपात्मक भगवान वायू खाऊन टाकतो अग्नीचे प्रांत शांत केल्यानंतर तो प्रलयवात खाली वर सर्व बाजूनी वाहत राहतो तदनंतर ज्याचे सामर्थ्याला सीमा नाही अशा त्या वायूला अतिशक्तिमान आकाश स्वत ग्रासून टाकते आकाशालाही मन आनंदाने गट्ट करते सर्वभूतांचा आत्मा व प्रभू जो अहंकार तो मनाला विळंकृत करतो भूतवर्तमान व भविष्य जाणणारा महत्ज्ञ आत्मा या अहंकाराची समाप्ती करतो पण या उपमाकीत महदात उपमा महदात्म्याला अगर विश्वाला भूत भूतमात्राचा अधिपती शंभू हा गडप करून टाकतो आणीमा लधिमा प्राप्ती इत्यादी योगसिद्धींनी हा शंभू युक्त असून याला ईशान व अव्यय ज्योती असे मानतात तसेच याचे हात व पाय प्रत्येक भागाला व्यापून आहेत डोळे डोकी व मुखे ही सर्वत्र भरली आहेत आणि याचे कान प्रत्येक स्थळी गोचर असून हा सर्व व्यापून राहिला आहे त्याप्रमाणे हा भूतमात्राचे हृदय आहे व त्याचे प्रमाण अंगुठ्याच्या पेरा एवढे आहे अशा प्रकारे तो अनंत महात्मा ईश्वर सर्व जगाचा संहार करतो आणि प्रलयानंतर अक्षय अव्यय निर्दोष भूतभविष्य वर्तमान या सर्वांचा उत्पादक आणि निष्पाप असा महदात्मा शिल्लक राहतो याप्रमाणे हे राजेंद्रा जगतसंहार कसा होतो तुला निवेदन केले आता अध्यात्म अधिभूत व अधिदैवत संगतो ते श्रवण कर ओम तत्स